गुरुर ब्रह्म गुरु विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मेन देह आणि दोष हे आपण मागच्या पोटीमध्ये देहाचे देहा गुण पाहिले आपण या पोटीमध्ये आपण देहाचे देहा दोष पाहिजे दोष याकरता पाहिजे त्याची आसक्ती न म्हणून मी म्हणजे देह आणि या देहा संबंधी जे माझे म्हणजे माझे म्हणतो आपण या मी माझ्यामुळेच आपण करोडो जन्म आणि फेरे फिरत असतो ज्ञानेश्वर मावले म्हणतात अहम ममतेचा लवडसवडी, माते न पवतीच बापोडी म्हणूनही जन्म मरणाच्या दुथडी डहोलतील ठेवली अ देह जन्माला आल्यान बरोबर त्याचा विटाल बाळावा लागतो व मरणानंतर तेरा दिवस सुतक धावे तो तुक म्हणतात शरीर मातेच्या उदरात या देहाची निर्मिती होते ती जागा अतिशय घाणेरडी असते माऊली म्हणतात मातेची या उदर कोहरी पचोनी विष्टेच्या दाथरी उकडोनी न मासवरी जन्म जन्मोनी मरती माऊली म्हणतात अहो जो देह जन्मतो तो तरी चांगला असावा नाही का देहासारखा घाणेरडा पदार्थ जगात दुसरा नाही विषेस माणूस शी म्हणतो पण ती विष्टा म्हणते मी काल परवा जिलेबी लाडू होते मला पाहून लोक जिबड्या चाटत होते पण तुमच्यातील एका माणसाने माझा अंगीकार केला व मला ही अवस्था प्राप्त झाली मग घाणेरडा देहाला मुख्य नऊद्वार आहेत या नऊ द्वारांपैकी एकाही दा द्वारातून चांगला पदार्थ बाहेर येत नाही एखाद्या गाटारात केळ टाकले तर चार दिवस चांगली राहील पण नाका खालच्या गटारात टाकलेस दुसरा दिवशी नरक होत कारण दे हा क्षण याचा काही उद्याचा काही भरवसा नाही तो कारण महाराज म्हणतात क्षणभंगूर हे जाय न कळता ग्रास गिळसा ती नाही पुढे म्हणतात क्षणभंगुर नाही माउली म्हणतात हे काळा नळाच्या तोंडी पडली लोणियाच्या उंडी माशी पाक पाखंडी तव हे सरे ओ एकदा धर्मराजाकडे एक, एक याचक रात्री आला आणि याचना करू लागला पण धर्मराजाने त्या सकाळी हे वाच सांगितलं याचक नाराज होऊन निघाला आणि वाटेत दादा भेटले त्याने त्या याचकाला विचारले आपण कुठे गेला होता त्याने सांगितले मी धर्मराजाकडे गेलो तो एक वस्तू मागण्याकरता पण मग धर्मराज बोलले साखळे या भीम हे याचिकाला घेऊन नगराच्या चौकात नगाला वाजू लागले जो काही विपरीत घडल्यानंतर वाजवायचा असतो नगरवाशी जमले धर्मराजा पण दावत धावत आले सर्वांनी विचारलं असं काय आश्चर्य घडले भीम बोलला आमच्या दादा सकाळपर्यंत जगण्याची खात्री अर्थात दावड़ा ही देवाच्या कायद्या ढवळवळचे धर्मराज थोडस त्यांना शर्म आली व एकदम शहाने शब्दाचा मार मनावा अशी एक म्हणजे शहानेच एक बाग मोरखाली या अर्थाने धर्मराजाने त्या याचिकाला त्याच रात्री दान दिले म्हणजे हा देह नाशिवंत मदासाहेशिवंत मळ मूत्राचा बांधा म्हणजे मदालसेमध्ये आलेले माऊली बांधा तुकाराम महाराज म्हणतात नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान हो या देहा नाजूक वस्तू क्वचितच मिळ तेच लागली फक्त थोडेसे रेझर फिरवले थोडेसे वीज पोटात गेले तरी सुद्धा तर माणूस लगेच करत पानवर हे शरीर म्हणजे काचेचे भांड़े, दगा डागला तर फुटून जाते ह तन काचा कुंभहेिये फिरे चु हात ढबका नाई फुट गाया कचू ना आया हात तुळशीदास म्हणतात हे रोगाचे भांडारे शरीर रोगाचे भांडारे तुकार महाराज म्हणतात शरीर दुखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधाचे थार नाही अपवित्र शरीरायचे अशास्त्रात तीस हजार रो, रो दशे दशे दशे रोग सांगितले तरी सुद्धा सध्या कमीचे डॉक्टर जसे जसे वाढत रोग पण वाढवायचे मेल्यानंतर या शरीराचा काहीच भाग उपयोगात नाहीये सत्या नेत्रदान होतंय तेवढं आणि ते मी एखाद्या ठिकाणी कलबीरजी म्हणतात पशु का होत पण या नरका कशुना होय एक बार नकरणी करे सो नरका नारायण होय पायावी मायावी म्हणजे अगोदर नाही नंतर पण नाही म्हणजे फक्त है त्यास, त्यालाच मायावी म्हणायचं म्हणजे बायको मुले हे ध्ये सर्व मायावी जसे मृग जसा काही नाही संध्याकाळी नाही फक्त त्यामध्ये ते भासते संसार पण अनेक ठिकाणी म्हटले आहे हे सण आलिया ओळंगा शारंग धरू नाहीतरी संसार वाया जाई माऊली म्हणतात माऊली याच स्वरूप सांगतात ब्रह्मगिरी हुनी न निघे आणि समुद्र ही किरण रिघे दिसे वावगे मृगांबो जैसे माऊली म्हणतात तैसे अदंत्य किरणाई आणि साचचे नोहे कही परी लटकेपणाची नावाई पडी भाषेला हा देय पाच तत्वांचा उष्ण घेतलेला आहे देह तव उष्ण शिकी ज्याचा त्याला देणे असे तुकाराम महाराज म्हणतात तुलसी दासे म्हणतात शिती जल पावक गगन समीरा पंच उचित अति अधम सरीरा तुकाराम महाराज म्हणतात पंचभूताचा गोंधळ केला एके मिळ हो मेल्यानंतर ही पंचमाभूती आपापल्या तत्वात विलीन होतात हे शरीर षडविकाराने युक्त असेल षडविकारे कोणते असते जायते वर्धते विपरिमानते अग पक्षी येते आणि नशरे म्हणजे गर्भस्थ होतो जन्मतो वाढतो तरुण होतो म्हातारा होतो आणि मृत्यू पावल्यानंतर मास पावतो हे असे अकरा दोष सापडलेले आहेत माउली सुद्धा घोंगडी अभंगातेच वर्णन करतात म्हणतात काम कम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूता विनली रे। रक्त रेत दुर्गंधी जंतु नर भरली रे शड विकार मिळवणी तापत्रयाने विनली रे नवाठाई फाटून गेली ती तो अम्माशी विधली रे म्हणतात यांच्यासारखे चांगले नाही शिवाय देहासारखे वाईट पण नाही चांगले म्हणून विषयाचा उपभोग घेऊन आला वाईड म्हणून त्याग करू नका मग काय करावे याचा उपयोग परमार्थ का म्हटलं म्हणतात देहासा ओकटे पृथ्वी माझी नाही कोठे देहा गोमटे पाहता ना भेटे त्रिलो की ओकटे म्हणून त्या गावी तरी मोक्ष सुखाशी नागवावे का गोमटे म्हणून भोगावे ते अवश्य जावेणार कसे मग तरी हे त्या ना भोगावे मध्यभागी विभागावे आत्मसाधने राखावे निजस्वभावी हिता लागे या आपल्या हितासाठी या मानव देहाचा उपयोग करून घ्यायचा आहे कारण त्याचं महत्व असं आहे की देवाने मानवांपेक्षा पशुपक्ष्यांना काही गुण जास्त दिलेले त्याचा थोडा विचार आपण ठिकाणी करू पशुपक्षी यांची उपमा ते क्षेत्रात माणसांना दिलेली आहे बागा कोकिळ कुत्र्यासारखी को झोपी गाडवासारखे माणूस ओजे वाहून मरतो कानांचा विषय आलेला आहे राजवंशसारखे चालणे कोल्यासारखा लाबाणे आहे हातीसारखा झाडपानाय मोरासारखा का नाचवतो कावळ्यासारखी नजरे पोपटासारखे बोलतो शेळीसारखे चरून येतो पुढे काही खाऊन येतो आणि चातकासारखा आतुरे पण काही गुण देवांचे जे माणसामध्ये जास्त आहेत म्हणजे इंद्रासारखे वैभव कोणाकडे नाही गंधर्व गायन कोणी करू को शकत नाही अश्विनी कुमारांसारखा वैद्यराज आजपर्यंत झाला नाही चंद्रा चंद्रापेक्षा शीतले चंद्र चंद्रा सर्वांपेक्षा शीतले कामदेवासारखे सौंदर्य कोणाचणे अहो कुबेरासारखे धन कोणाजवळणे अहो गणेशांसारखा मान कोणाला सूर्य सर्वात तेच कुंजयी मी एक सर्वांपेक्षा उदार म्हटला जातो अहो ब्रह्म देवासारखा ज्ञानीस्पद सुद्धा पुणे नये अहो पशु पक्षी कीटक या खालच्या योनी जे आहेत या ब्रह्मदेवापर्यंत वरचा युनी हापेक्षा मान <coughs> मानव सर्वे मोटा होनी जो देवान खास दिला तो मानव देहा देव बन मुक्त होता है मानवदेव मिलाला पर तो कलाला ही करता। मिलाला कला गोष आपनवेहा महत्व कहनेकर बशुपक्ष मानव देह मिला नहीं तो कल सुधा नहीं अहो देवादे इंद्र यांना या देहाचे महत्व कळले म्हणून ते हा देय मिळावा अशी इच्छा करतात तुकाराम महाराज म्हणतात स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा मृत्यूलोखी वावा जन्म पण त्यांना हा देह त्यांचे पुण्य संपल्याशिवाय मिळत नाही पुण्य संपल्यानंतर मानव देह मिळेलच याची सुद्धा खात्री नाही कदाचित त्यांच्या कर्माप्रमाणे पशु पक्षी कीटक यांचा पण देह त्यांना मिळू शकतो अवो साधू संतांना हा देह मिळाला व कळाला सुद्धा कारण त्यांनी या देहाचा प्रत्येक क्षण परमार्थासाठी खर्च करून मुक्त झाले साधू संत गेले आनंदी राहिले हरि नामी झाले कृतकृत कुरुत नाहुतांशी अशे की मूर्ख माणसांना हा देय मिळाला पण कळला नाही कारण या देहाचा वापर ते अनाठाही करतात म्हणून वस्तू मिळणे यात महत्व नाही ती कळणी महत्वाची तुकाराम तुकाराम महाराज एक दृष्टांत देत एका मेंढपाळ एक चिंतामणी सापडला पण तो न कळल्यामुळे त्याने आपल्या आवडत्या शेळीच्या गाळ्यात बांधला एक रत्न त्याने जात होता त्याने शेळीच्या गाळ्यात चिंतामणी पाहिली तो मेंढपाळाला म्हणाला शेळीच्या गाळ्यातील दगड आपण दहा रुपया देणार का तो म्हणाला बायकोला विचारलं बायको हुशार होती संसारात दोघे हुशार असून जमत नाही भांडणे पण व्हायची शक्यता राहते दोघे भूतो असले संसार रस्ताळा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही पण हा मेंडपाल थोडा भूतो होता बायकोने विचारले किंमत कोणी गेली तो बोलला त्या माणसाने ती बोलली दहा रुपयाचा तो मनी द्यायचा नाही रत्ना बारकी बोलला शंभर रुपये देतो हजार रुपये देतो दहा देतो शेवटी बायको मेंढपाळ बोलला मनीच द्यायचा नाही रत्नापालखेला त्याच्या अज्ञानाचीव आले आणि बोलला हा मनी सामान्य नाही यापासून पाहिजे ती मिळेल मावली म्हणतात का चिंतामणी आली आहे सदा विजयी वृत्ती मनोरथी आशा तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञान देव म्हणे पण याचे महत्व न कळल्यामुळे तुम्ही या शिळीच्या गळ्यात बांधा तुकापणे चिंतामणी शिळी पावे अवकाळा म्हणून हा देय चिंतामणी तुकोबाराय सांगतात सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ निंदा हिंसा नाही कपट देहुद्धी निर्मळ स्फटिक जायचा हा देय कशा करता वापरता त्यावर त्याची किंमत तुम्हाला समजली किती समजली हे लक्षात घे आपण व्यसनात संसारात समाजसेवेत संत सेवेत घाला एकदा एका गुरुने शिष्यास एक किमती हार हिरा दिला व सांगितले बाजारात जा याची हो याची किंमत किती विचारणे पण विकू नको शिष्य बाजारात गेला व एका भाजीवाले हिरा दाखवला आणि तिने सांगितले चा काकणारा खाडा दुलांना खेळायला तरी चांगलंय दोन जोडी भाजी देते म्हणे शिष्य एका दुसऱ्या धान्याच्या दुकानदाराकडे गेला तो मारवडी होता त्याने सांगितले एक पोती तांदूळ दि त्याने त्याला वाटले हिर्यासारखं खाडा दिसतो शिष्य सोनाराकडे गेला सोनाराने तो हिरा पाहिला तो म्हणला का दहा हजार रुपये देतो असं बोलाय त्याने ओळखले हा हिरा आहे पण याची नक्की किंमत करता येत नाही पण दहा हजार द्यास काही हरकत नाही म्हणून शेवटी शिष्य दुसरे जैवली हिरेच्या पिढीवर गेला हिरा पारखी बोलला याची एक लाख किंमत मिळेल शिष्य परत गुरुकडे आला व चार ठिकाणच्या किमती त्यांनी गुरुला गुरुंना सांगितल्या का या ठिकाणी असा असेल त्यांनी सांगितलं मानव याची किंमत अशीच करतात व्यसनात आयुष्य गाळतात भाजीवाले सारखी किंमत गाडवासारखे संसारात राबतात पण एक पोते तांदळाची किंमत सोनाराचे दहा हजार म्हणजे या देहा सेवे करता येतात पण खरी किंमत संत सेवा व देवसेवा कारण हा देह देवाने भजना करताच दिलेला <coughs> तुकाराम महाराज म्हणतात देह दिला देह भजना गोमटा तयार झाला फाटा बाधिकेचा तात्पर्य असं का देहाची किंमत ओळखा व परमार्थाकडे त्याचा उपयोग करा एवढे बोलून आपण या पोटीचा विचार या ठिकाणी संभू, सद्गुरुनाथ महाराज की जय